अध्याय दोनशे छत्तीसावा सांख्ययोग व्यास म्हणाले पूर्वी सांगितल्याप्रमाणे साधने संपादन केल्यानंतर रूपी कैवल्य प्राप्त व्हावे अशी इच्छा असेल तर रूपी नौकेचा आश्रय केला पाहिजे ही रूपी नौका नसेल तर संसाररूपी प्रवाहामध्ये गटांगळ्या खाव्या लागतात ज्याना योगा परमत्म साक्षात्कार ज्ञानी लोक आप ज्ञानरूपी नौके योगाने आज्ञ लोक संसार प्रवाहत तारून नीत आज्ञ लोक स्वतः तरुण जित नहीं मगते दुस्याला तार कसे ने रोगादी दोषांस उच्छेद व जो स्त्री समागमापासून मुक्त झाला आहे अशा मननशील पुरुषाने प्रभुती बारा प्रकारच्या योग साधनांचा स्वीकार करावा ती साधने देश कर्म अनुराग अर्थ उपाय अपाय निश्चय चक्षु आहार संहार मन आणि दर्शन ही होत ज्याला उत्कृष्ट अशा ज्ञानाची इच्छा असेल त्याने वाणी प्रवृत्ती बाह्येंद्रियांचे व्यापार सोडून देऊन मनस्वरूपी बनून राहावे आणि वस्तुविषयक विकल्पाने युक्त असलेल्या मनाचा मनाचाही निश्चयशील अशा बुद्धीने निग्रह करावा यालाच उत्कृष्ट ज्ञान असे म्हणतात ज्याला शांतीची अर्थात कैवल्याची इच्छा असेल त्याने त्या सूक्ष्मबुद्धीचाही आत्म्याच्या ठिकाणी लय केला पाहिजे या वाणी प्रवृत्तीने वाणी प्रवृत्तीचे अर्थात त्यांच्या लयाचे पूर्णपणे ज्ञान असलेला पुरुष जरी अत्यंत भयंकर असला सर्वदेवेतता असला सर्व वेदवेतता असला आणि ज्याला एक रुचाही येत नाही असा असला अथवा अत्यंत पापी असला पुरुष श्रेष्ठ असला किंवा कष्टाने जीवित कंठणारा असला तरी अत्यंत सुन दुस्तर जरामरण रुपी सागरातून तो तरून जातो या पूर्वोक्त योगाचा अभ्यास करणारा आणि त्याचे शेवटपर्यंत ज्ञान व्हावे अशी इच्छा करणाराही पुरुष कर्मकांडांचे अतिक्रमण करून राहिलेला असतो पण त्याला स्वकर्म त्यागाचा दोष लागत नाही योग हा एक रथ आहे धर्म हे त्यातील सारथी पीठ होय दुष्कर्मापासून निवृत्ती हे त्या रथाचे आच्छादन होय उपाय आणि अपाय हा दोन त्या रथाच्या दांड्या आहेत अपानपक्ष हा त्याचा कणा आहे प्राण हे त्याचे जू बुद्धी हे आयुष्य आणि जीव हे त्याचे बंधन आहे सावधानता ही त्यातील दोन फळ्यांची जोडणी आहे सदाचाराचा स्वीकार हा त्याचा धावा आहेत दर्शन स्पर्शन, घाण आणि श्रवण हे त्याचे अश्व होत शमदमादिकांमध्ये असलेली प्रवीणता ही त्यातील रथाची बसण्याची जागा होय सर्वशास्त्रज्ञान हा चागूक असून शास्त्रार्थ निश्चय हा त्यातील सारथी होय हा धीमेपणाने चालणारा योगरथ जीवाने अधिष्ठित असतो श्रद्धा व दम हे पुढे चालणारे सेवक असून त्याग हा मागाहून चालणारा सेवक आहे शचरभूतपणा हा याचा मार्ग असून त्या मार्गाने ह्याला ध्यानाकडे जावयाचे आहे हा दिव्यरथ मुमुक्षु पुरुषाने जोडलेला असून तो परब्रह्माच्या सन्निध विराजमान आहे आता या योगरूपी रथ जोडून अविनाशी अशा परब्रह्माकडे त्वरेने जाऊ इच्छिणाऱ्या पुरुषांना तेथे शीघ्र जाऊन ते साधन सांगतो वाणी प्रभृतीचा निग्रह करून योग्याने सप्तधारणा कराव्यात एखाद्या विशिष्ट स्थली जळविणे यास धारणा म्हणतात या जरी अनेक असल्या तरी मुख्यत्वे करून योगशास्त्रदृष्ट्या सातच आहेत या धारणा शरीरातील अवयवविशेषाचे ठिकाणी करावयाच्या असतात याखेरीज चंद्र सूर्य ध्रुव यांच्या मंडलांच्या ठिकाणी करावयाच्या ज्या धारणा जा जा अथवा नासाग्र भ्रूमध्य आणि कंठकूप इत्यादी सन्निकृष्ट प्रदेशांचे ठिकाणी करावयाच्या ज्या धारणा त्या बाह्य होत पृथ्वी जल तेज वायू आकाश अहंकार आणि अव्यक्त यांचे ठिकाणी करावयाच्या ज्या धारणा त्याच ह्या सात धारणा होत या धारणांची नावे अशी सांगितली आहेत चरणापासून जानूपर्यंत पृथ्वी जानूपासून अपानद्वारापर्यंत जल तेथून हृदयापर्यंत अग्नी हृदयापासून भ्रूमध्यापर्यंत वायू भ्रूमध्यापासून मस्तकापर्यंत आकाश आणि अहंकार व अव्यक्त ही प्रसिद्धच आहेत योगी पुरुषाने पृथ्वी वायू आकाश जल तेज अहंकार आणि अव्यक्त यांचे ठिकाणी बुद्धी स्थिर करून धारणा केली म्हणजे त्याला क्रमाने पृथ्वीचे वायूचे आकाशाचे जलाचे तेजाचे अहंकाराचे आणि अव्यक्ताचे सामर्थ्य प्राप्त होते योगसिद्धीच्या उपायाचे अवलंबन करून योगाकडे प्रवृत्त झालेल्या योगी पुरुषाला क्रमाक्रमाने कोणकोणते अनुभव कस कसे येतात हे व शरीराच्या अंतर्भागीच ध्यान जडवणाऱ्या योगाला योगसिद्धी कशी प्राप्त होते हे मी तुला कथन करतो गुरुने सांगितलेल्या युक्तीच्या अनुरोधाने जीवाच्या स्थूल देहादी स्वरूपातून मुक्त होऊन योगी सूक्ष्मरूपी बनला म्हणजे त्याला जी रूपे दिसू लागतात ती सांगतो स्थूल देहाचा अध्यास सुटला म्हणजे मध्ये पडणारे बारीक दव ज्याप्रमाणे आकाश व्यापून सोडते त्याप्रमाणे पृथ्वीचे ठिकाणी धारणा करणाऱ्या योग्याला विशाल देहाचा आकार प्रथम दिसू लागतो पुढे जलाच्या ठिकाणी धारणा केली म्हणजे ते दहीवर नष्ट होऊन दुसराच आकार दिसू लागतो यावेळी आकाशामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये जल दिसू लागते तदनंतर अग्नीचे ठिकाणी धारणा केली म्हणजे जल नष्ट होऊन अग्नीचे स्वरूप भासू लागते पुढे वायूचे ठिकाणी धारणा केली म्हणजे भू जल तेज इत्यादिकांना ग्रासून सोडणारा गतिशील वायू प्रकट झालेला दिसतो यावेळी योगी लोक योगी लोकरीच्या एखाद्या तंतूप्रमाणे सूक्ष्मरूपी बनून <coughs> वायूच्या अधीन होऊन अंतरिक्षामध्ये चमकत राहतो तदनंतर आकाशाचे ठिकाणी धारणा केली म्हणजे वायूचे जे, जे सूक्ष्म स्वरूप तेही निर्दोष अशा आकाशाचे ठाई जाऊन लीन होते यावेळी योगी नीलवर्ण आणि छिद्ररूपी आकाशच बनून जातो ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा असलेल्या योगाच्या अंतःकरणाचे सूक्ष्मत्व म्हणून जे शास्त्रात सांगितले आहे ते हेच होय या धारणा सिद्ध झाल्या म्हणजे कोणती फले मिळतात ते सांगतो ऐक योगी पुरुषाला पृथ्वीचे ऐश्वर प्राप्त झाले म्हणजे तो सृष्टी करू लागतो तो ब्रह्मदेवाप्रमाणे अक्षोभ्य स्थितीत राहून आपल्या शरीरापासून लोक निर्माण करू लागतो वायूचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आले म्हणजे तो आपल्या केवळ अंगुलीने अंगुष्ठाने हाताने अथवा पायाने एकता सर्व पृथ्वी हलवू शकतो आकाशरूपी बनला म्हणजे त्याला म्हणजे त्याचा आकार आकाशासारखा होतो म्हणूनच त्याला अंतर्धान पावण्याचे सामर्थ्य येते जलाचा जय म्हणजे तो अगस्त्यमुनीप्रमाणे वापी कूप तडाग समुद्र इत्यादीकांना प्राशन करू शकतो याने तेजोमय केला तेजो जय केला म्हणजे त्याला तेजोमय स्वरूपाची प्राप्ती होते हे याचे स्वरूप अंतर्धान पावत नाही तथापि दृश्यही ओळखता येईल अशा स्थितीत असलेले नसते याने अहंकाराचा जय केला म्हणजे ही पंचमहाभूते त्याच्या अधीन होतात बुद्धी पंचमहाभूते आणि अहंकार यांचा केवळ आत्मा आहे तिचा जय केला म्हणजे संशय विषय विपर्य इत्यादी दोषांनी शून्य अशा ज्ञानाची त्याला पूर्णपणे प्राप्ति होते व ज्यापासून हे व्यक्तरूपी जग निर्माण होते ते अव्यक्त मीच आहे असे त्याला ज्ञान होते आता जीमध्ये अव्यक्ताचे प्राधान्य आहे अशी विद्या मी तुला सविस्तर कथन करून सांगणार आहे त्यापूर्वी सांख्यशास्त्रामध्ये निर्दिष्ट केलेले जे व्यक्त त्याची माहिती मी तुला सांगतो सांख्य आणि योग या हो ही 25 तत्वे सारख्याच रीतीने वर्णिलेली आहेत पुरुष म्हणजे जीव प्रकृती महत्व अहंकार पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये मन रूपतन्मात्रा रसतन्मात्रा गंधतन्मात्र शब्द तन्मात्र आणि स्पर्शतन्मात्र ही पाच तन्मात्रे महाभूतांचे सूक्ष्म अंश बीज आणि पंचमहाभूते ही ती 25 तत्वे होत शास्त्रातील तत्वे एकच असता ह्यामध्ये भेद कसा झाला ते सांगतो आई ज्याला उत्पत्ती आहे वृद्धि आहे क्षय आहे आणि मरण आहे त्याला व्यक्त असे म्हणतात या चार लक्षणांनी युक्त असलेले जे जे तत्व ते ते व्यक्त असून याहून भिन्न असे जे आहे त्याला अव्यक्त वेद असे म्हणतात वेद आणि वेदांत यामध्ये आत्मे दोन आहेत असे सांगितले आहे त्यापैकी पूर्वोक्त जन्मादी चार विकारांनी युक्त असणारे जे महदहकारधिक विकार त्यांनी युक्त असलेला आणि धर्माधिक चार पुरुषार्थांची इच्छा करणारा जो आत्मा त्याला जीव असे म्हणतात आणि अव्यक्त अर्थात मायासंज्ञक उपाधीने युक्त असणारा जो आत्मा त्याला ईश्वर असे म्हणतात या दोहोचेही स्वरूप उपाधीने युक्त असल्यामुळे चैतन्यात्मक असते व जडात्मकही असते आता जीव आणि ईश्वर यांचा विभाग कथन करतो बुद्धी आणि क्षेत्रज्ञ असे त्याचे दोन प्रकार श्रुतीने निर्दिष्ट केले आहेत येथे बुद्धी चैतन्य विशिष्ट घ्यावयाची सारांश हा जीवेश्वर भेद वास्तविक नसून तो उपाधीमुळे निर्माण झालेला आहे विषयामध्ये रंगून राहिलेल्या पुरुषांना वेदामध्ये वर्णन केलेले हे दोन आत्मे निरनिराळे आहेत असे वाटते परंतु वस्तुत तसे नाही वेदांतशास्त्राचे तत्व ज्या क्रमाने सृष्टीची उत्पत्ती झाली त्याच्या उलटक्रमाने कार्याच्या कारणामध्ये लय करणे हे आहे अशा रीतीने लय केला म्हणजे उपाधीचा लय होऊन केवळ शून्य असे चैतन्य अवशिष्ट राहते अशा रीतीने ज्याला तत्वज्ञान झाले आहे त्याला ममता अहंकार आणि शीतोष्णादी द्वंद्वे यांचा संपर्क नसतो त्याचा संशय उच्छिन्न झालेला असतो तो कोप करीत नाही द्वेष करीत नाही आणि असत्य भाषणही करीत नाही तो सर्व प्राण्यांशी मैत्री करणारा असल्यामुळे कोणी अपशब्द उच्चारले अथवा ताडन केले तरी कोणाचे अकल्याण चिंतित नाही कठोरवाणी क्रूर कर्मे आणि दुसऱ्याचे अनिष्टचिंतन या तिन्ही कर्मांचा तो निषेध करतो सर्व प्राण्यांशी तो सारख्याच प्रकारे वागतो व वा ब्रह्मलोकात जातो त्याचे शरीर अस्तित्वात असते म्हणूनच तो कार्यास्थितीत असतो तो इच्छा आणि अनिच्छा यापैकी काहीच करीत नाही कारण त्याचे काही कर्तव्यच अवशिष्ट राहिलेले नसते त्याला लोभाता संपर्क नसतो त्याला पीडा होत नाही त्याची इंद्रिये निगृहित झालेली असतात तो कोणतेही कार्य करीत नाही अथवा उत्कृष्ट वेषही धारण करीत नाही त्याचे अंतःकरण सदैव एकाग्र असते त्याची इच्छा केव्हाही निष्फळ होत नाही तो सर्व प्राण्यांशी सारखीच मैत्री करतो मातीचे ढेकूळ पाषाण आणि सुवर्ण या सर्वांना तो सारखीच लेखतो याला प्रिय आणि अप्रिय निंदा व स्तुती यांची योग्यता सारखीच असते त्या धैर्यसंपन्न पुरुषाचे ब्रह्मचर्य व्रत आढळ असून तो कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाही व कोणाही प्राण्याला पीडा देत नाही अशा प्रकारचा जो ज्ञानी असतो तो मुक्त होतो आता योगाच्या अभ्यासाने मनुष्य कसा मुक्त होतो त्याची साधने कोणती ते ऐ योगाने प्राप्त होणारे जे अणिमादी ऐश्वर त्याचे अत्यंत वैराग्याच्या सामर्थ्याने अतिक्रमण करून आत्म्याला जे अविद्यावृद्धी वृत्तीचे तादात्म्य प्राप्त झालेले असेल त्यातून मुक्त होणारा जो पुरुष तो मुक्त होतो सांख्य आणि योग ज्ञा हा जो भेद है तो शास्त्रकर्त्या विवक्षे मुला वस्तुत दोहोच ही फल एक संशय नहीं है नही। दोहो प्रकार ज्ञान मी तुला कथन के लिए ज्ञान संपादन के लिए मनुष्य द्वैतमुक्त व ब्रह्मस्वरूपी बनते ओम तत्स